वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकोणचाळीस हवा रामाचे बोल ऐकून आणि त्याला आपल्या भाऱ्यासह मुनिवेशात पाहून राजा मूर्छित झाला दुखाने पीडित झाल्यामुळे ते रामाला पाहू शकेना आणि कसे तरी पाहिल्यावर मनात दुःख दाटल्यामुळे त्याला बोलवेना तो राजा काही क्षण बेभान झाला दुःखाने व्याकुळ झाला नाही रामाचेच मनात चिंतन करेन तो महाबाहू विलाप करू लागला पूर्वी मी अनेकांना अपत्यविहीन केले असले पाहिजे किंवा प्राण्यांची हिंसा केली असली ले पाहिजे म्हणूनच हे माझ्या वाट्याला आले पण अजून वेळ आलेली नाही म्हणून जीव देहातून बाहेर पडत नाही कैकेई अशी क्लेश देत असताना मला मरण येत नाही आणि माझ्या पुढे हा अग्निसारखा देदीप्यमान पुत्र तलंग वस्त्रे टाकून तापसांची वस्त्रे अंगावर टाकलेला मला पाहावं लागत आहे नीचपणाचा आश्रय करून स्वार्थाकरता धडपडणाऱ्या एका कैकेईमुळे हा लोकसमाज क्लेश भोगत हो आहे एवढेच शब्द बोलून कंठ दाटल्यामुळे अंग गळून जाऊन रामा असा एकदम उदगार काढून पुढे त्याला बोलवे नसे आले काही वेळाने परत शुद्धीवर आल्यावर तो राजा आश्रपूर्ण नेत्रांनी सुमंत्राला म्हणाला बैठक असलेला रथ उत्कृष्ट घोडे जडून घेऊ आणि महाभाग रामाला येथून राजाच्या सीमेच्या परीकडे पोचते कर सद्गुणी वीर माता पित्यांकडून बनात हाकला जात आहे हे गुणवंतामधल्या गुणांचे बक्षीसच म्हणायचे राजाच्या सांगण्यावरून सुमंत्र चटचट पावलेटास उचरीत गेला आणि अश्व जोडून शृंगारलेला रथ तेथे घेऊन आला तो सोन्याने शृंगारलेला आणि उत्कृष्ट घोडे झरलेला रथ म्हणून उभा केल्याचे सुताने राजपुत्राला सांगितले सर्व बाजूने शुद्ध असलेल्या देशकाल जाणणाऱ्या राजाने धनकोशाधिकाऱ्याला थोरित बोलावले आणि निश्चित शब्दात सांगितले बहुमूल वस्त्रे आणि उत्तमोत्तम भूषणे वैदे वनात जाणारी वर्षे मोजून लटकन घेऊ नये राजाने असे सांगितल्यास कोशगृहात जाऊन त्याने सर्व काढून घेतले आणि त्वरित घेऊन शीतेला दिले उत्तम कुलात जन्मलेल्या वैदहीने ती वनाला निघाले असताना त्या नाना प्रकारच्या अलंकाराने आपले सुलक्षणे अवयव भूषविले अशा अलंकारांनी नटलेले वैदही प्रभातकाळी सूर्याच्या किरणाने आकाश शोभावे तशी त्या गृहात शोभू लागली शूद्रपणा मनात न वागवणाऱ्या मैथिलीच्या टाळूचे अवघ्रण करून आणि आपल्या बाहूने तिला आलिंगण देऊन तिची सासू म्हणाली ज्या स्त्रिया पतीकडून या लोकी सदौदी चांगले वागवल्या गेल्या असताना सुद्धा पती हिनदिशेला जातो तेव्हा त्याला मानित नाही या असती होत पूर्वी सुख अनुभवले असताना सुद्धा थोडी जरी विपत्ती आली तरी पतीला दोष द्यायचा किंवा त्याला सोडून जायचे हा स्त्रियांचा स्वभावच आहे त्या सदा सत्य सोडून वागणाऱ्या विकृत मनाच्या तापट हृदय सतव नसलेल्या पाप बाळगणाऱ्या क्षणात प्रेम विसरणाऱ्या असतात स्त्रियांच्या हृदयात कुलिनपणाला उपकार बुद्धीला विद्देला, जे दिले त्याला आणि मनाच्या मोठेपणालाही थार नसतो अत्यंत चंचल मनाच्या त्या असतात परंतु शील सत्य आणि वडिलांकडून ऐकले असते त्यावर स्थिर असलेल्या साध्वी स्त्रियांना अत्यंत पवित्र पती हाच एक विशेषत्वाने असतो म्हणून वनात धाडलेल्या माझ्या पुत्राचा तू अवमान करू नकोस तो निर्धन असो तुला तो देवास मानत आहे सासूचे हे धर्म आणि अर्थ याना अनुरूप असलेले बोल लक्षात घेऊन सीता सासूकडे तोंड करून उभी राहिली आणि हात जोडून म्हणाली आपण जे मला करायला सांगत आहात ते सर्व मी करेल पतीच्या बाबतीत कसे वागावे ते मी ऐकले आहे आपण माझी असज्जनाशी तुलना करू नये चंद्रापासून प्रभा जशी आलं होत नाही तशी धर्मापासून मी आलं होऊ शकत नाही तारांशिवाय विणा नाही चाकांशिवाय रस नाही स्त्री पतीविणा असेल तर तिला शंभर आपत्ती असली तरी ती सुखी नाही पिता देतो ते मर्यादित भ्राता देतो ते मर्यादित पुत्र देतो ते मर्यादित अमर्याद देणारा पतीच असतो त्याचा आदर कोण स्त्री नाही तेव्हा असे असताना श्रेष्ठ कुळातली आणि परंपरागत धर्म शिकलेले मी पतीचा अवमान कसा बरे करेन भरता हेच होते रुद्गार, शुद्ध चित्ताच्या कौशल्याच्या डोळ्यातून घडकण दुःखाचे आणि आनंदाचे आश्रय ओघळले सर्व माता मध्ये फार मोठा मान असलेल्या आपल्या मातेला परमधर्मात्मा राम हात जोडून म्हणाला आई तू दुखी न होता माझ्या पिट्याकडे पहावेसारखा संपून जाईल तुझी वर्ष आणि अशा प्रकारचे अत्यंत योग्य अर्थाचे शब्द आईला उद्देशून बोलून तो आपल्या तीनशे पन्नास इतर आयांना पृथकपणे भेटला त्याही तशा दुःखपीडित म्हाताना हात जोडून असे धर्मयुक्त शब्द तो दशरथ पुत्र बोला, तो म्हणाला निकट राहिल्याने कि म्हणा किंवा अज्ञानाने म्हणा जर काही माझ्याकडून कठोर वागणे झाले असेल तर त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करावी तुम्हाला सर्वांचा मी निरोप राघवाचे हे धर्मयुक्त आणि समतोलपणाचे बोलणे त्या स्त्रियांनी ऐकले आणि सर्वांना शोक अनावर झाला रामाच्या अशा बोलण्यामुळे राजाच्या त्या भाऱ्यामधून क्रमचीने चित्कार करावा तसा आवाज निर्माण झाला दशरथाचे दे मंदिर पूर्वी मृदंग नगारे इत्यादींच्या मेघाच्या गडगडाटासारख्या घोषांनी भरलेले असायचे ते आता व्यथा आणि विलाप यांनी भरलेले आपदग्रस्त आणि अत्यंत दुःखी असे झाले अयोध्याकांडाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त